यहा यहा यहा श्री गुरु। श्री गुरु गुरु ते कसे नाम स्वयंप्रकाश आणखी अखंड देशकाल वस्तु परिच्छेदून असल्या कारणाने जो तो या सर्व नामाने निर्देश करता येण्याजोगे नाही म्हणजे शाब्दिक प्रमया शब्द प्रमाणाला विषय होणारे नाही म्हणून तिथे ते शब्द योजना केली तो इ शब्दी जो तो या शब्दांच्या त्या श्री गुरूंचा निर्देश करता येत नाही शब्दद्वारे त्यांचं आपल्याला वर्णन करता येत नाही केनुमानाची मांदी जिथे शब्द प्रमाणाची प्रवृत्ती संभवत नाही प्रत्यक्षाची प्रवृत्ती संभवत नाही तिथे प्रत्यक्षोपजीवी असं जे अनुमान प्रमाण त्या अनुमानात अनुमान प्रमाणाचा तरी तिथे एकंदर तांडा मी घेऊन कसा जाऊ के मिळवू अनुमानाची मांदी मांदी म्हणजे समूह वास्तविक अनुमानाचा समूह म्हणायचं काही कारण नव्हतं पण अनुमान समूहाने पूर्ण होतो पंचावयवी आहे अनुमान हे पक्ष हेतू साध्य व्याप्ती दृष्टांत इतक्या अंगाने आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बळकट येण्याकरता तर्क एवढ्या अंगाने अनुमान पूर्ण होत असल्या अनुमानाची ही जी एकंदर योजना आहे किंवा अनुमान प्रमाण त्याला जाणू शकत नाही आता आ? का जो तो हि शब्दी हा प्रमाणा हो नेदी मान हा कोणत्याही प्रमाणाला कोणत्याही प्रमाणाला हा आ, वो वो श्री गुरु हा परमात्मा विषय होत नाही प्रमाणांची जी प्रवृत्ती आहे प्रमाणाचं मूळ वैशिष्ट्य काय प्रमाण हे नेहमी पदार्थाला प्रमाणत्व प्रमाणाचं त्याच्यावर अवलंबन आहे परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी साक्षातकारे प्रमाण अप्रमाण बी सगळी प्रमाण अप्रमाण होतात प्रमाण प्रमाण राहतच नाही प्रमाण रूपाने त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी हे येऊच शकत नाही परमात्मा हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने परमात्मा नामश्री गुरु प्रमाणस दर्पम हरती या प्रमाणाच्या ठिकाणी असलेला एक दर्प त्यांच्या ठिकाणी असलेला एक गर्व की आम्ही बघा कोणाचही ज्ञान करून देतो जी गोष्ट प्रत्यक्षात आली नाही हनुमान म्हणतो मी टोला ज्ञान करून देतो चल विषय झाली नाही लगेच शब्द म्हणतो मी ज्ञान करून देतो शब्दाला विषय झाली अर्थापत्ती अर्थापत्तीला विषय झाल्याने उपमान त्याला विषय झाल्याने अनुपलब्धी म्हणजे अभावाच ही प्रमाण ज्ञान करून देईल प्रमाणाचं सामर्थ्य असं आहे की भावरूप पदार्थाचं ज्ञान करून देईल यात काही विशेष आहे पण अभावाच देण्यामध्ये या प्रमाणांचं सामर्थ्य असल्याकारणाने या सगळ्या प्रमाणांची मांदी ही सगळी प्रमाणे एकत्र जमली आणि म्हणायला लागली आमच्या सारख्या जगामध्ये कोणी नाही आम्ही याची सिद्धी करतो त्याला सगळ्यांनी मानलंच पाहिजे आणि आम्ही सिद्धी करीत नाही त्याला तो नसतोच जगात प्रमाणाने ज्याची सिद्धी होते तोच जगामध्ये पदार्थ असतो ज्याची प्रमाणाने सिद्धी होत नाही तो पदार्थ जगात नसतोच हा जो त्या प्रमाणांच्या ठिकाणी असणारा एक दर्प तो दर्प या श्री गुरु रूपी प्रमेयाने निवृत्त केले त्या प्रमाणाने पुष्कळ प्रयत्न केला पण परमेश्वर स्वरूपाच्या जाणण्याच्या बाबतीत हे जाऊ शकले नाही प्रमेयमे प्रमे... प्रकाश्यम जे प्रकाश्य पदार्थ आहे त्या सर्व प्रकाश्य पदार्थामध्ये श्री गुरुरूपी प्र... प्रकाश्य असं आहे की जे स्वयंप्रकाश म्हणून त्याला प्रकाश्य किंवा प्रमेय म्हणता येत नाही अशा स्वरूपाचे आहेत म्हणून तिथे या प्रमाणांची प्रवृत्ती होत नाही प्रमेय प्रमाणानं तो परमात्मा विषय होत नाही किंवा परमेश्वराच्या प्रकाशनाच्या बाबतीत असमर्थन ये हे सगळीच्या सगळी प्रमाण असमर्थच आहेत इथे भावा हा हा मूळ भाग आहे कोणतंही प्रमाण परमेश्वराला विषय करू शकत नाही म्हणून कोणाही प्रमाणात हो निधी माणतही प्रमाण परमेश्वराला हात मारायला गेलं त्याला जाणण्यासाठी म्हणून गेलं तर त्या प्रमाणाला परमेश्वर विषय होत नाही याच थोडक्यात वर्णन मी तुम्हाला सांगणार थोडक्यात म्हणण्याचं कारण याच्यासाठी वृत्तीप्रभाकारामध्ये अतिशय विस्तार केलेला आहे प्रत्येक प्रमाणाचा विचार स्वतंत्र करून त्या प्रमाणाला परमेश्वर का विषय होत नाही त्याचा ऐकायचा थोडक्यात विस्तार असा आहे प्रत्यक्ष प्रमाणाची मर्यादा काय मर्यादा शब्द स्पर्श रूप रे जर पदाच युक्त असेल तर त्याला जाणण्याची योग्यता हो या प्रत्यक्ष प्रमाणात आहे डोळ्याने रूपाचं ज्ञान होत कानाने आपण ऐकतो स्पर्शाने त्याच्या मृदुतेच कठीणतेच आपल्याला ज्ञान होत पण परमेश्वर शब्द स्पर्श इत्यादी विवर्जित असल्या तो प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही हे त्याचं पहिलं कारण म्हणून त्याच्या ठिकाणी प्रमेयत्व संभवत एक जाता जाता एक मौलीने पुढे खुलासा केला तो आपल्याला इथे सांगतो हे प्रमाण विचारात अत्यंत महत्वाचं वर्ण आहे जया प्रमेयत्वाची नाही विषय नाही कोणाही ना जया प्रमेयत्वाची नाही त्या स्वयंप्रकाशा काही विषय होय महाराज म्हणतात प्रमाण प्रमेय भाव प्रवृत्त कसा होतो जी वस्तू प्रमाणाला विषय होते तिलाच प्रमेय म्हणतात प्रमेय कोणाला म्हणतात प्रमाण सिद्ध वस्तूला प्रमेय म्हणतात प्रमाण हे त्या वस्तू विषयक अज्ञानाची निवृत्ती करून प्रमाण पदवीवर आरूढ होतात प्रमेय भाव त्या पदार्थाला निर्माण होतो त्या वस्तूच्या ठिकाणी संभवतो जी वस्तू आज्ञानाने आवृत्त आहे अज्ञानाने आवृत असेल तर तिथेच प्रमेयत्व संभवत जिथे प्रमेयत्व संभवतं तिथेच प्रमाणाची प्रवृत्ती संभवते आणि प्रमाण प्रवृत्ती झाली म्हणजे आवरण निवृत्त होऊन करून ती प्रमाण प्रमाण प्रमाणपदवीवर आवडवतात असा एकंदर त्याचा न्याय परमात्मा हा स्वयंप्रकाश असल्या कारणाने महाराज म्हणतात हा प्रकाश आहे तिथे या प्रमाणांची प्रवृत्ती का संभवत नाही स्वयंप्रकाश परमेश्वराच्या ठिकाणी पहिल्यांदा अज्ञानाचं आवरण संभवत नाही प्रमाणाच्या प्रमेया परमेश्वराच्या ठिकाणी श्रीगुरूंच्या ठिकाणी आवरण संभवत नाही म्हणून परमात्मा श्रीगुरु हे प्रमेय संभवत नाही आणि प्रमेय नाहीत म्हणूनच अप्रमेय आहेत म्हणूनच सर्व प्रमाण विषय आहेत म्हणूनच यामध्ये कोणत्याही प्रमाणाची प्रवृत्ती होत नाही आणि समजा प्रमाणांची प्रवृत्ती झाली तरी ती प्रमाण होतात परमात्मा श्री गुरु त्याला विषय होते हे प्रकाशित करू शकत नाही कोणाही प्रमाणप्रमाण प्रवृत्त झाली त्याने त्यांना जाऊन विषय केला आणि मग ते विषय झाले नाही असं म्हणायचं सुद्धा कारण नाही प्रमाणांची जी मर्यादा आहे ती मर्यादा सीमित असल्या त्या सर्व प्रमाणाहून परमात्मा अविषय स्वरूपाचा आहे सिद्धी करीत नाही तो पदार्थ नसतोच एखादा शहाणा माणूस तर्कवान माणूस असं म्हणेल कि खरच या सर्व प्रमाणाला परमेश्वर जर विषय होत नसेल तर मग तो परमेश्वर बंध्या पुत्रासारखा नाही म्हणा त्याचं उत्तर आहे परमात्मा विषय होत नाही तो नाही म्हणून विषय होत नाही असं नाही स्वयंप्रकाश आहे म्हणून विषय होत किंवा दुसरा मुलाला विचार काय विचारलं तुझ्या आईचं वय किती मातेची वयसा महाराजांनी त्या बाळाला सांगता येत एखाद्या मुलाला जर त्याच्या आईचं वय हो सांगतात तर असा कोणी जर निर्धार करू लागला की याला आईच नाही हा विना आईचा आहे असं जर कोणी म्हणेल तर ते जितकं मूर्खपणाचं आहे तितकंच प्रमाणाला परमेश्वराचं वर्णन करता आलं नाही विषय करता आलं नाही त्या प्रमाणाला विषय करण्याच्या बाबतीत ही प्रमाण अप्रमाण ठरली म्हणून कोणी म्हणे देवच नाही तर त्या मुलाच्या आई नाही म्हटल्यासारखं होत का त्याच कारण ही सगळी प्रमाण स्वतः आहेत जड हे त्या स्वयंप्रकाश परमेश्वराचं सहाय्य घेतात बदल आणि सहाय्य घेऊन डो अपने प्रवृत्त होन अपने विषया मधे प्रवृत्त हो सी प्रमाण परमेश्वरा प्रकाशाच साहय अल्प प्रकाशाच साहय सकाश लिखने अंगी नहीं अल्प प्रकाशाच साहय आप विषया मे प्रवृत्त हो निवृत्ति कर आरूढ़ उपजीव्य भूत सत्ता स्फूर्ती प्रदाता असा जो परमेश्वर श्रीगुरु याला प्रकाशित करू शकले नाही तरी सुद्धा श्री गुरुना नाही म्हणतायत मी जर त्याला नाही म्हटलं तर ता प्रमाणाची सिद्धी होणार मुलगा होणार नाही आई नसेल तर मुलगा कसा त्याप्रमाणे परमेश्वर जर स्वतः स्वयंप्रकाश नसेल तरी प्रमाण कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित होणार आणि आपापल्या विषयात प्रवृत्त होणार असा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे सर्व प्रमाण असूनही परमात्मा नाही असं तुम्हाला म्हणता येईल प्रत्यक्ष प्रमाणाची प्रवृत्ती होण्यासाठी प्रत्यक्ष प्रमाणाची मर्यादा फार लहान आहे एक टाचणी आहे ती आपल्या डोळ्यासमोर झाला ती सर्व बाजूने आपल्याला दिसत आहे त्या टाचणीचा एक भाग असा आहे की जो आपल्या दृग्गोचर होत नाही तो आपल्याला अनुमानाने मान माना लागतो म्हणजे जे नेत्र जे प्रत्यक्ष प्रमाण चाचणीला टाचणीला सर्वतोपरी सर्व बाजूने जाणू शकत नाही ते परमेश्वराला काय जाणू शकतात त्याच्या पुढे आपल्याला सांगू आपल्याला सुख दुःख होतात ते कोणत्या प्रमाणाने होतात कोणत्याही प्रमाणाने आपल्याला कळत नाही कोणत्याही प्रमाणाने कळत नसून आपण त्याला काय म्हणतो ते आम्हाला प्रत्यक्ष म्हणतो त्या कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाहीत म्हणून प्रत्यक्षाच्या लक्षणात बदल करायला लागला काय बदल करायला लागला प्रमाण त्याची वर्तमान काली अं संबंधी असून योग्य विषयाचं अयोग्य प्रमाण अजन त्या सुखदुःखा एका सुखदुःखासाठी त्या प्रत्यक्षाचं लक्षण बदलायला लागलं सुखदुःखाचं प्रत्यक्ष आहे आणि ते कोणत्याही प्रमाणाने होत नाही त्यातल्या त्यात प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही म्हणून वेगळं सांगायचं कारण नाही तरी पण प्रत्यक्ष प्रमाणावर ज्यावर आपली भिस्त आहे त्या प्रत्यक्ष प्रमाणाला आपल्या अंतकणात होणारी अर्थात शुभ शुभाशुभ कर्माची फले जी सुखदुःख त्याला जाणण्याच्या बाबतीत जर ही लंगडी पडतात तर त्या सुखदुःखाचंही प्रकाशन ज्या साक्षीकडनं होतं त्या निर्विकार प्रकाशाला जाण्यालाही प्रमाण अर्थात हे प्रत्यक्ष प्रमाण कसं समर्थ ठरेल तर सगळीच्या सगळी तोकडी लंगडी ठरतात दुबळी ठरतात अनुमानाचा नियम असायचे व्याप्ती लिंगाधिकांचा जिथे संभव असेल तिथेच हनुमान प्रमाणाची प्रवृत्ती होते परमेश्वरा त्या ठिकाणी व्याप्ती लिंग हेतू इत्यादी ज्याला म्हणतात यापैकी कोणाचाही संभव नसल्यामुळे अनुमान प्रमाणाची प्रवृत्तीच संभव होते विषय होते हे नंतर शब्दाचा नियम असाय प्रारंभी आपल्याला सांगित होत शब्दानांचतुष्टी प्रवृत्ती ही शब्दाची प्रवृत्ती चार प्रकारचे महाराजांनी लिहिले सहा प्रकारचे नाम रूप संबंध जाती क्रिया हिंदू या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ती होते परमेश्वर या सहा गोष्टीहून विवर्जित असल्यामुळे या सहा ही गोष्टी त्या परमेश्वराच्या ठिकाणी नाहीत असा तो सत्सामान्य स्वयंप्रकाश आहे म्हणून तिथे शब्दा शब्द प्रमाणाची ही प्रवृत्ती संभवत नाही शब्द जर आता त्याच्या पुढे उपमान उपमान प्रमाणामुळे सादृश्य भावला अर्जुनाने त्या विशरू वर्णन करताना म्हटलंय म्हणतो देवा तुझ्या सारखा नाही तर तुझ्या पेक्षा श्रेष्ठ कुठून शोधून आणायचा म्हणजे भगवंता सारखा दुसरा कोणीही नाही इतकं जग चौदा भुवन आहे पण चौदाच्या चौदा भुवन त्या परमेश्वरासारखी नाही चौदा भुवनातही परमेश्वरा परमेश्वरासारखं कोणी नाही किंवा असलं तरी प्रातिभाषिक सत्तेत नसल्यामुळे परमेश्वर हा उपमान प्रमाणाचा हो अन्यथा नुपत्तीचा असंभव असल्यामुळे परमात्मा हा अर्थापत्ती प्रमाणाचाही विषय होऊ शकत नाही आणि परमात्मा माझे श्री गुरु स्वयंप्रकाश तर खरेच पण भावरूप आहे हे त्रिकालाबाधित सदरूप आहे हे अनुपलब्धी प्रमाणालाही विषय होत नाही म्हणून कोणाही प्रमाणा व निधी माझे श्री गुरु स्वयंप्रकाश असल्या कारणाने विषय होत नाही थोडक्यात भावार्थ आहे तो भावार्थ वाचा अन्यथानुपत्ती नाही म्हणून काय त्या स्थूलतेच्या का अन्यथानुपत्त्या रात्री भोजनाची कल्पना केली पण स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही रीतीने आपल्याला सांगता येत नसल्या तो अर्थापत्ती प्रमाणाचाही विषय होतो आता ज्या स्वरूपाचे उपाद्य उपपादक व्हावं लागतं अर्थापत्ती प्रमाणाला तो परमेश्वराच्या ठिकाणी संभव होत नाही म्हणून तो त्या अर्थापत्ती प्रमाणाचा विषय होतो आता ज्या स्वरूपाची ठिकाणी हा तो अशा शब्दाचा लाभ चालत नाही तेथे मी कशी मांडू कारण श्रीगुरु हे कोणत्याही प्रमाणाला जवळ येऊ देत नाही जवळ येऊ देत नाही म्हणजे हो होत नाही म्हणजे विषय होत नाही कोणत्याही प्रमाणात त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संबंध संभवत नाही सरांश परमात्मा कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही आता याचा विस्तार जो आहे तो आपण आता निवांत ऐका त्याचा मी फारसा विस्तार करणार नाही कारण दादाने जितका विस्तार केलाय की तो आपल्याला वाजताना सहज समजेल वेदा शास्त्रकर्त्यांनी सहा प्रमाणे मानली आहे जर हे द्वैत संभवत नसेल तर श्री गुरु ऐकणारा श्रोता शिष्य आणि ज्या शब्दाच्या द्वारे उपदेश केला जाणार तो के शब्द या तीन गोष्टी तुम्हाला मानल्याच पाहिजे जर कोणत्याही प्रमाणाला परमेश्वर विषय होत नाही तर गुरुंनी शब्दद्वारा उपदेश करायचा तो कशाचा आणि कसा अवघड गोष्ट आहे सदाचा संपुष्टात येणार की मोहना शब्द प्रमाणावर ज्या शब्द प्रमानावर संपूर्ण परमार्थ अवलंबून आहे त्या शब्द प्रमाणालाच आता व्यर्थत्व येणार आणि शब्द प्रमाणाला एकदा व्यर्थत्व आलं की परमार्थाची सगळीच्या सगळी बाजू संपली जर कोणत्याही प्रमाणाला गुरु विषय नाही त्यांच्या ठिकाणी शब्दाचाही संबंध नाही म्हणजे विषय कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही ते मुख्यतः शब्दाची तिथे प्रवृत्ती होत नाही की ज्या शब्दावर परमार्थाची भेस्त अवलंबून आहे तर मग उपदेश करणारे श्रीगुरु पहिली गोष्ट उपदेश करण्यात करायचं म्हटलं म्हणजे तो शब्दद्वारा करायचा शब्दद्वारा करायचं म्हणजे त्याचं उच्चारण करणारे कोणीतरी पाहिजेत म्हणून श्रीगुरु पाहिजेत ऐकायला कोणीतरी श्रोता पाहिजे म्हणजे शिष्य पाहिजे आणि ज्या शब्द द्वारा तुम्ही उपदेश करणार तो शब्द म्हणजे व्यवहारातले सोडून द्या पण वेदरूपी शब्द तरी नक्कीच तिथे पाहिजे महावाक्य तरी पाहिजेच उपदेश करणारे श्रीगुरु उपदेश श्रवण करणारा शिष्य मध्ये शब्दशाही उपदेश हे घडणार कसे हे कस जुळायचं सगळं म्हणजे काय होईल सगळा संप्रदाय संप्रदाय विच्छेद या महाराज म्हणतात जिथे शब्दाची लिही पुसे।, पुसे शब्द मर्यादा जिथे संपते शब्दाच सांगणं संपत शब्दाच शब्द ज्या लेखणीने आपण लिहिणार ती लेखणी थांबते त्यांच्याशी मात्र हा बोलायला बसतो म्हणजे त्याला मात्र हा बोलतो जिथे शब्दाच वर्णन संपत तेथेच देव बोलायला लागतो तो पर्यंत देव बोलत नाही बोलणाऱ्याला बोलतो ही काय गंमत आहे ही तर मौज आहे परमार्थाची ज्ञानेश्वर महाराजांनी याचा खुलासा ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी केलेला आहे तो असा आहे बोलत बोलता बोलताची भेटी बोलणाऱ्याला बोलणारा भेटी म्हणजे त्याचा अर्थ असाय की बोलणाऱ्या व ज्याच्याशी बोलायचं तो हे दोघही जेव्हा एकच असतात त्यावेळी कोण कौन कोणाला बोलायचं बोलणारा व ज्याच्याशी बोलायचं तो हे जर एकच असतील तर कोणी कोणाशी बोलायचं म्हणून बोलत या बोलताची भेट बोलणाऱ्या हे न घटे बोलणं हे काही घडत नाही तर कोणी कोणाला बोलायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मग काय घडतं ते मौन त्यावेळी माणसाला मौन धारण करायला लागतं आणि ते मौन धारण करणं ते मौन तव गोमटे स्तवन माझ ते मौन हेच माझं मुख्य स्तवन आहे असं तिथे महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणजे बोलणारा आणि याच्याशी बोलायचं तो हे जेव्हा एकच असतात तेव्हा मौन धारण करायला लागतं इथे कसा आहे उपदेश करणारे श्री गुरु आणि उपदेश श्रवण करणारा ज्यांच्याशी बोलायचं तो शिष्य हे दोघेही एकच असल्या कारणाने आता कोणी कोणाला बोलायचं हाच महत्वाचा प्रश्न असल्या कारणाने गप्प बसणं मौन धारण करणं हीच खरी मुख्य तिथे स्तुती आहे त्या पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे असं स्पष्ट म्हटलेलं आहे बुद्धी का तिथे बुद्धी किमा आपली दृष्टी जे तो देखणे देखो जाय किरी कि बुद्धीने किंवा दृष्टीने बुद्धी शब्दाचा अर्थ आहे इथे अनुमानादी प्रमाणांच्या द्वारेने हो। अनुमानादी सर्व प्रमाणांचा आणि निर्देश केला त्या अनुमान प्रमाण घेण्याचं कारण तर्काला विशेष माणसं मानतात आणि तर्क हा बुद्धी बला अवलंबून आहे ज्याची मती चांगली त्याचा तर्क अतिशय चांगला ज्याची मती दुगळी त्याला तर्क करताच समजा एखादा केला, केला तर कुठे कोणत्या तरी हेतवाभासा ते युक्त होऊन अनुमान त्याचं कोलमडणार गडगडणार म्हणून बुद्धी शब्द आणि अनुमान प्रमाण आणि अनुमान प्रमाण म्हणजे अनुमानप्रमाणे सर्व प्रमाणांचं जर उपलक्षण मानलं तर सगळीच्या सगळी प्रमाणे म्हणून बुद्धी का तिथी दिथि शब्द आहे प्रत्यक्ष प्रमाणात प्रत्यक्ष प्रमाणाचा वेगळा निर्देश का केला त्याचं कारण असं आहे प्रत्यक्ष हे सर्व प्रमाणांच उपजीव्य आहे पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाची प्रवृत्ती होते आणि मग बाकीच्या सर्व प्रमाणांची प्रवृत्ती होते म्हणून ज्ञानेश्वर दृष्टीला अनुमान प्रमाणाला किंवा प्रत्यक्ष प्रमाणाला घेऊन त्यांचं साह्य घेऊन जे तो देखणया जाय दे किरी देखो जाय किरीती तो जेव्हा काही पाहायला जाईल त्यातल्या त्या परमेश्वर स्वरूपाला तू दाखवतो म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन भाव नाहीसा होऊन या सर्व द्रष्टा दृश्य भावाहून विवर्जित सर्वत्र व्याप्त असणारा जो आत्मा तो, या दर्शन हे पाहणतच आहे शब्दाची मर्यादा संपली बोलणं संपलं कारण बोलणारा आणि ज्याच्याशी बोलायचं ते दोघं ऐकत असल्या कारणाने गोलमर्यादा संपली ते त्याच्याशी तो देव बोलतो म्हणजे मौनाच्या परिभाषेला तो बोलतो म्हणजे दृश्याचा बाध करून दृश्याचा निराश करून दृश्य हे माया कार्य आहे म्हणून मायेचा व माया कार्य असलेल्या दृश्याचा बाध करून द्रष्टयासीची जे भेटे तो द्रष्टा द्रष्ट्यालाच भेटतो म्हणजे आपल्या स्वरूपाला जाऊन भेटतो तेथे पाहणारा व पाहण्याचा विषय दोन नसतातच ते एकपणे एकलेपणे त्या परमेश्वराचं जे एकपण आहे नाम स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असं जे त्याच एकलेपण आहे ते द्रष्टेपण ही त्या द्रष्टेपणालाही नाहीचं करत आणि आपल्या मूळ दृष्टी स्वरूपाला नाम दृश्य सापेक्ष असलेला दृष्टेपणा तो जाऊन मूळ जो द्रष्टेपणा आहे मात्र स्थिते स्थिते असले एकले एकले ता ना शब्द मावळतो त्याच्याशी श्रीगुरुचा बोलण्याचा व्यवहार करतो कारण बोलणारा ज्याच्याशी बोलायचं ते दोघेही एक असतात तिथे मौन आहे त्याचं कारण तो शब्द अविषय आहे शब्दातीत आहे संबंधाने ठिकाणी न घटे तो एकला असल्या कारणाने तिथे द्रष्टेपणा एकला असल्या कारणाने दुसऱ्याच्या सापेक्ष आलेलं जे एकलेपण ते त्या एकलेपणाला चालत नाही तुमचं आमचं जे एकलेपण आहे हे सापेक्ष आहे आणि या श्री गुरूंचं जे एकलेपण आहे ते मात्र एकूण ते एक असल्यामुळे त्या एकलेपणा कोणत्याही द्वैताचा संबंध नाही त्याचा अभिप्राय असा आहे की जो पुरुष श्रीगुरु स्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्याच्याशीच त्यांचा बोलण्याचा व्यवहार करतो म्हणजे काय होत बोलणारा आणि बोलायचं त्याच्याशी ते दोघे एकच होता म्हणून बोलणं थांबत ते मौन तोमट ना माझं ते मौन आहे पण माझं गोमट वर्णन आहे ते वर्णन म्हणजे जेवढे बोलणे असते तेवढे सगळे न बोलणेच होय जेवढा उपदेश प्रकार घडल्याचा अभ्यास दिसतो त्याला प्रति बोलणारा तोच भेटला म्हणजे बोलणाराच प्रति बोलणारा होऊन जर त्याला भेटला तर कोण कोणाला भेटला असं म्हणणार तुम्ही आता तो कोण कोणाला भेटलाय कोणी कोणाला बोलल हे तुम्हाला सांगत येणार त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी तोच या व्यक्त केला उंदली भेटला म्हणजे बोलणाराच प्रति बोलणारा होऊन जर त्याला भेटला कोण कोणाला भेटला असं म्हणणार तुम्ही भेटलाय बोलल हे तुम्हाला व्यवहार त्याचे स्वरूपाच्या ठिकाणी नसतोच हा सिद्धांत आहे तोच या उभी मध्ये व्यक्त केला आहे बाकीचा विषय आपण आता उद्या वाच कुंडली गोरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम श्रीगुरु विषय नाही आणि त्यांचे ठिकाणी शब्दाचाही संबंध नाही तर मग उपदेश करणारे श्रीगुरु व उपदेश करणारा शिष्य शब्द सहाय्याने उपदेश घडणार कसे अशी शंका झाली असता तिथे उत्तर सांगतात जेथे शब्दाची लिही पुसेनेशी चावळो पैसे हृदयाच्या रागी रुसे एक पणाजू ज्याच्या ठिकाणचा शब्द श्री गुरु का व्यवहार करतु दुसर संबंधा ने आनाला एक पण ही ज्यादा श्री गुरु खपत नहीं त्याच्याशीच त्या बोलण्याचा व्यवहार घडतो म्हणजे जेवढे बोलण्यासते तेवढे सगळे न बोलणेच होत जेवढा उपदेश प्रकार गरजाचा आपल्यास दिसतो तो व्यवहार त्याचे स्वरूपा नसतोच हा सिद्धांत आहे तोच या तो सिद्धांत अन्य रूपाने धुरे नाही पणाचे महाराज म्हणतात प्रमाणांची परिसरे प्रमाणांची काही मर्यादा प्रमाणांची एक मर्यादा प्रमाणही पदार्थ नवीन उत्पन्न करीत नाही पूर्वसिद्ध असलेल्या पदार्थाचं ज्ञान करून देणं ज्ञापन करून देणं हे प्रमाणांचं काम किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं तर पदार्थांचं पदार्थ विषयक अज्ञान निवृत्त करून त्याचं ज्ञान करून देणं एवढंच फक्त प्रमाणांचं काम आहे अशी ही प्रमाण एकंदर सहा प्रकारचे आहेत आणि काही मंडळींनी आणखीन तीन प्रमाण मानलेली आहेत त्या हो सहा प्रमाणांचा जर आपण विचार केला तर प्रमाणांची परिसरे प्रमाणांची जी प्रयत्नांची स्थिती आहे ती प्रमाण प्रमेय प्रकाशने या प्रमेयाच्या प्रकाशनाच्या बाबतीत प्रमाणस प्रयत्ने प्रमाणांची जेवढे प्रयत्न असतील जेवढी एकंदर खटपट असेल ती सगळीच्या सगळी किंवा प्रमाणाच्या जेवढ्या तरा असतील प्रमाणांचे जेवढे प्रकार असतील त्या प्रमाणांनी त्या तेवढ्या प्रकारांनी तेवढ्या तऱ्हेने जेवढे संभवणे तेवढे सगळेच्या सगळे प्रयत्न केले तरीही निष्फले जाते सगळे ते सगळेच्या सगळे प्रयत्न निष्फल झाल्यानंतर मग प्रमेयम रूपी न, प्रकाश ते न, न, न सुन। प्रकाशित होता कभी प्रकाशित हो सर्व प्रमाणा प्रयत्न होती हो सर्व प्रमाण ज्यादा निष्फल ठरता प्रमाणा सभी मरिया संपती हे अस्तित्व जे है दृश्य हो प्रमाणा ज्यादा प्रमे ज्ञान कर सर्व प्रमेय दृश्य या वर्गामध्ये येतात पण श्री गुरु हे दृश्य नसल्या कारणाने कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही का दृष्टी अविषय असल्या कारणाने कोणाच्याही दृष्टीचा विषय होत नाही असं त्याचं अस्तित्व असं सांगण्याचं कारण तुम्ही असं म्हणेल की सर्व प्रमाणांचे सर्व प्रयत्न सर्व प्रकार प्रयत्नाचे प्रमाणांचे सर्व प्रकार प्रत्येक प्रमाणाच्या प्रत्येक प्रकाराचे सर्व प्रयत्न संपले तरीही विषय होत नाही असं जर आहे तर मग ते नाही म्हणा असं कोणी म्हणेल तर त्याचं अस्तित्व आहे त्याला नाही म्हणण्याची सोय नाही पण ते अस्तित्व अशा प्रकारचं आहे की ते दृश्य होत अस्तित्व आहे पण दृश्य होत नाही का सर्व प्रमाण अविषयत्व आहे या या का आता स्वयंप्रकाश आहे त्याचं मूळ का स्वयंप्रकाशत्वामुळे या कोणत्याही गोष्टी तिथे संभवत नाही मी आपल्याला आरंभी असं म्हणालो होतो की या होईवर या नामरूपादिकांच्या विशेषांचा विचार सांगू आणि त्याप्रमाणे आता इथे तो विस्तार मुद्दाम सांगतो आपल्याला नाहीतर काय व्हायचं तिथे म्हणालो इथे सांगतो म्हणून इथे सांगायचं मागे सांगितलंय म्हणून तर तसं न व्हावं या परब्रह्मरूपी प्रमेयाच सु असंवेद्य स्वरूप आपल्याला प्रतिपादन करायचं सु असंवेद्य अत्यंत अत्यंत अविषयता आणि निर्विशेषता ही या गुरीमध्ये मुख्य समजली पाहिजे वाचून हस्त नेत्र पाय हे भाष तीर्थ के आहे सर्व सर्व शून्यत्वाचा आहे निष्कर्ष उजे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी अशाच पद्धतीने वर्णन केले आहे कारण विश्वतशक्षु या श्रुतीने ब्रह्माची व्याप्ती प्रतिपादन केली आहे त्याने जर ती प्रतिपादन केली नाही असं मानलं तर ब्रह्माच्या ठिकाणी हात नाहीच्या ठिकाणी पाय नाही ब्रह्माच्या ठिकाणी नेत्र नाही इतकंच नव्हे तर अशा निर्विशेष परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी हस्त नेत्र पाय ही भाषा संभवेल कशी तर ही संभवणार नाही हा त्यातला मूळ त्याचं कारण काय कारण अस है कि सर अपन विचार करू लगलो विशेष कि विषय विशे होता विशेष कर निर्देश विशेष एकंदर सहा प्रकार विशेष है नाम नाम विशेष हा भगवंता बाबती भगवंता नम निर्गुण कहीं भगवंता की नाव सगुणवाचक है कहीं भगवंता नाचक है राम कृष्ण इत्यादि नगुण साकारा है ईश्वर सर्वज्ञ सर्व शक्तिमानी नगवंता निर्गुण सगुणपण निराकार स्वरुपा है ब्रह्म ब्रह्म कुटस्थ मयाध इष्ठान वगैरह जी ना चैतन्याची पण निर्गुण स्वरूपाची नाव आहे हरि देव इत्यादी जी नाव आहेत हे उभयांची वाचक आहे राम कृष्ण इत्यादी नाव किंवा व्यवहारामध्ये घट पट इत्यादी नाव चैत्र मैत्र यज्ञ दत्त देव दत्त ही नावं त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी हे नाम रूप विशेषता संभवत नाही हा नामरूप विशेष संभवत नाही असं आपल्याला पण पहिला विशेष नाम विशेष आहे रूपविशेष रूपविशेष म्हणजे हा शुक्ल आहे हा तीत आहे हा कृष्ण आहे हा हिरवा आहे हा अमुक आहे हा पिंगट आहे हा तप्त ताम्र तांबडी असा आहे असा रूपाचा निर्देश केला जातो किंवा आकार ही चौकोनी आहे वाटोळ आहे हा सुद्धा त्याचा आकार विशेष म्हणजेच नामविशेष रूपविशेष विशेष रूप संबंधांचा जर आपण विचार करू लागलो तर संबंध विशेष यामध्ये संयोग संबंध समवाय संबंध इतर नव्हे तर संयुक्त समवेत समवाय संबंध ज्ञान लक्षण संबंध अशी काही लौकिक आणि अलौकिक म्हणजे लौकिक संबंध सहा आणि अलौकिक तीन या व्यतिरिक्त आहे उत्पाद्य उत्पादक भाव संबंध मानलेला आहे जन्यजनक भाव संबंध मानलेला आहे या अनेक संबंधांचा आपण विचार केला तर तो संबंध हाही एक विशेषचा नाम रूप संबंध जाती जाती हा सुद्धा एक प्रकारचा विशेष आहे घटाच्या ठिकाणी अनेकांत एक नित्य स्वरूपाचा राहणारा समान धर्म त्याला जाती ही संज्ञा दिली जाते हा ही एक त्या पदार्थामध्ये राहणारा विशेष आहे नाम रूप संबंधू जाती क्रिया शुभ अशुभ आणि मिश्र अशी प्राधान्य करून तीन प्रकारची क्रिया या तीन प्रकारची क्रिया आणि या क्रियेच्या पोटात असलेल्या अनेक क्रिया उत्पन आहे अपक्षेपण आहे ते सगळे याच्यामध्ये अंतर्भूत आहे या सर्वच्या सर्व क्रिया जर घेतल्या तर क्रिया हा सुद्धा एक पदार्थामधला विशेष आहे आणि त्या पुढे जाऊन परस्पर प्रत्येक पदार्थात परस्पराचा परस्परामध्ये भेद आहे म्हणजे घट म्हणजे पट नव्हे पट म्हणजे घट नव्हे हे परस्पर एकमेकापासून भिन्न आहे या दोघांच्या मध्ये भेद आहे हा ही एक त्या पदार्थामध्ये राहणारा दा विशेष आहे हे सहा प्रकारचे विशेष भावरू पदार्थात असतात असं आपल्याला दिसून येईल घट घटाला घट हे नाव आहे घटाचा गटाला कंबोग्रिवादी मान असा आकार आहे गट हा काळामेळा असा रूपाने सांगितला जातो घटाच्या ठिकाणी घटतो जाती आहे घटाचा पृथ्वीशी संयोग संबंध आहे गट इकडून तिकडे तिकडून तिकडे नेला जातो आणला जातो हे त्याच्या ठिकाणी क्रिया संभवते एकच नव्हे तर घट म्हणजे पोट नव्हे व पोट म्हणजे घट नव्हे असा त्याचा भेद त्याच्या ठिकाणी भेदही संभव होतो म्हणजे साहीच्या साही, साही विशेष त्या घटाच्या ठिकाणी आपल्याला प्रतितीला येतात गट म्हणजे भावरूप पदार्थांचा एक उपलक्षण आहे म्हणजे जेवढे म्हणून भावरूप पदार्थ आहेत त्या सर्व रूप सर्व त्या सर्व पदार्थांच्या ठिकाणी हे साही, साही विशेष असल्याचे आपल्याला दिसून येतात आणि या साही विशेषांचा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी एकही विशेष परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही का संभवत नाही त्याची कारण आहे त्याच पहिलं कारण असं ही सर्व विशेषाची जी भाषा आहे या विशेषाविषयीचं जे बोलणं आहे या विशेषाविषयीचे जेवढे म्हणून बोल आपल्याला ग्रंथांतरामध्ये वा वक्त्याच्या मुखामध्ये आढळत येतील हे सर्वच्या सर्व बोल ती सर्वच्या सर्व बोलणे सर्वच्या सर्व भाषा ही आकार संबंधी आहे हे वस्तू संबंधी नाही नाम रूप संबंधला परब्रह्म यापैकी कोणतीही भाषा संभवत नाही ही वा या भाषेची मर्यादा या श्री गुरु परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी सदाचित संपुष्टात आलेली असते तुम्हाला त्याच्या आविष्काराच्या पूर्वीच कधीतरी संपलेली असते असं असल्या कारणाने त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी हे विशेष का संभवत नाही त्याची कारण आहे त्याचं चिंतन आहे स्वतंत्र परमेश्वर हा स्वतः निर्गुण आहे निर्गुण असल्या कारणाने त्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी ती श्रुतीने पण प्रतिपादन करताना निर्गुण म्हणजे याच्यायावत गुणराहित्यम काही द्वैती लोकांनी या निर्गुण या श्रुतीचा विचार करताना निंद्य असा अर्थ केलेला आहे आपल्या संप्रदायाला मान्य नाही त्याची स्वतंत्र कारण आहेत आपल्याला त्यातनं इतकं सांगायचं की परमात्मा हा निर्गुण असल्या ठिकाणी रूप हा एक प्रकारचा गुण आहे त्या परमेश्वराच्या ठिकाणी कोणताच गुण नसल्यामुळे रूप नावाचाही गुण संभवत नाहीत म्हणून रूप नावाचा विशेष त्या परमेश्वराच्या ठिकाणी संभवत नाही नाम हा जो विशेष आहे तो का संभवत नाही तर परब्रम्ह हे असंघ असल्या कारणाने असंग परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नाम नावाचा विशेष हाही संभवत नाही निर्गुण असल्या रूप नावाचा विशेष तोही संभवत नाही इतकंच नव्हे तर त्याच्या ठिकाणी संबंध तो संभवत नाही त्याचं कारण संबंध न संभवण्याची कारण तीन पहिलं कारण आहे परमात्मा अमूर्त आहे म्हणजे सूक्ष्म मूर्त मूर्ती रहीत रही। कारण।, दुसरे कारण परमात्मा कार्यकारण भाव विवर्जित न तसंच विद्यती असा कार्यकारण विवर्जित असल्या कारणाने कार्यकारण भावाचा अत्यंत अभाव असल्या कारणाने दोन आणि तिसरं परमात्मा असंघ आहे या तीन संबंध म्हणून त्याच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही जाती का संभवत नाही अनेकांतम मुख्य लक्षण त्याच्यात आहे अनेकांनुगत राहणारा हा धर्म असल्यामुळे परब्रम्ह एक अद्वितीय एकम एव अद्वितीय म्हणण्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असा एक असल्या कारणाने त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी तोही मुळीच संभवत नाही क्रिया नावाचा जो विशेष आहे तोही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्याचं कारण अपरिच्छिन्न स्वरूपाचा सर्व व्यापक स्वरूपाचा असल्या कारणाने व्यापक पदार्थामध्ये क्रिया घटत नाही क्रिया ही नेहमी परिच्छ पदार्थात संभवते परमात्मा हा सर्व व्यापक असल्यामुळे त्या ठिकाणी आकाशा काही जाणी येणे माई पदार्थामधलं एक भूत की जे उत्पन्न झालेलं आहे तत्वतः परवा सांगितल्याप्रमाणे ते सावयव आहे एका परीने ते परिच्छिन्न आहे तरी सुद्धा सर्व पंच महाभूतांच्या मध्ये व्यापक असल्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे क्रिया संभवत नाही त्याप्रमाणे त्याही पेक्षा कितीतरी व्यापक असलेला किंवा असलेला पर परमात्मा त्या परब्रह्माच्या ठिकाणी क्रिया मुळीच संभवत नाही असं जर म्हटलं तरी आपल्याला विचारी माणसाला तरी निदान पटावं त्याला तरी निदान हे लक्षात यायला हरकत नाही तेव्हा क्रिया नावाचा विशेषही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत भेद नावाचा जो विशेष आहे तो का संभवत नाही त्याचं कारण असं आहे की परमात्मा सर्व पदार्थांचा अधिष्ठान सर्व पदार्थ त्या परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्थ आहे त्या सूर्यगुरु स्वरूपाच्या ठिकाणी सच्चदानंद स्वरूपाच्या ठिकाणी यच्चयावत विश्व या विश्वातील असलेले सर्व पदार्थ म्हणजे जगदंत जितकी म्हणून ही विस्ताराची योजना असेल वा जेवढा म्हणून शब्द प्रपंच असेल जेवढा म्हणून वस्तू प्रपंच असेल तो सर्वच्या सर्व विश्वप्रपंच या परमेश्वरावर अध्यस्थ असल्यामुळे अध्यस्थ पदार्थाचा असा नियम आहे की त्याच्यामध्ये अधिष्ठानाची समव्याप्त आहे अधिष्ठान हे त्याच्यामध्ये सामान्य रूपाने सर्वत्र व्याप्त असतं संपूर्ण पदार्थांच्या मध्ये सर्वांचं जर अधिष्ठान ब्रह्म आहे तर ब्रह्म हे सर्व पदार्थांच्या मध्ये अधिष्ठान रूपाने समव्याप्त आहे अंतरयामी रूपाने त्याची सर्वांमध्ये व्याप्ती आहे म्हणजे सर्वाच त्याच्याशी व त्याच सर्वाशी ताबात्म्य परब्रह्माचं प्रत्येक पदार्थाशी ताबात्म्य किंवा प्रत्येक पदार्थाचं स्वरूप जर आपण पाहू लागलो तर त्याच्यामध्ये ब्रह्माची व्याप्ती आहेच आहे जशी परवा आपल्याला सांगितली अस्थिरूपाने भातिरूपाने व प्रियूपाने अधिष्ठान ब्रह्मच त्याच्यामध्ये समव्याप्त असल्या कोणताही पदार्थ आणि त्या परमेश्वर स्वरूपापासून भिन्न स्वतंत्र अस्तित्वाने सिद्ध होऊ शकत नाही म्हणूनच त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी भेद संभवत नाही आता भेद संभवत नाही याच्यावर स्वतंत्र व्याख्यान तो म्हणजे बारा प्रकारचा भेद संभवत नाही असं त्याच्यावर पुन्हा जेव्हा सरळ होईल तेव्हा आपण बोलू बाराही प्रकारचा भेद त्या प्रकार परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही हा त्यातला मूळ भाग म्हणून या साही प्रकारचे विशेष या निर्गुण निराकार असंग एकमेव व्यापक सर्वाधिष्ठान परब्रह्मा त्या ठिकाणी अशेष विशेष विशे विशे विवर्जित अशेष विशेष शून्य अशा प्रकारचं ते परब्रम्ह असल्या कारणाने अशेष विशेष विवर्जित आहे म्हणून ते नाही असं मात्र नाही ते अस्तित्व आहे ते विम शुद्ध स्वरूपाचं अस्तित्व आहे ते जे काला बाधित स्वरूपाचं अस्तित्व आहे त्या अस्तित्वावरच सर्वांचं अस्तित्व अवलंबून आहे म्हणून त्याला कोणालाही नाही म्हणता येत नाही असा हा परब्रह्म असेही माझे श्रीगुरु आहेत परब्रह्माच्या ठिकाणी दुसरा जर पदार्थ सिद्ध होत तर मग त्यात परब्रह्माच्या ठिकाणी भेद संभवत नाही संबंध संभवत नाही हे म्हणायचं फारसं कारण नाही पण युक्तिवास त्यांचं डोकं आहे वा जे डोकं तर्कालाच विशेष मानत प्राया विशेष लोकांमध्ये तर्क मानला जातो म्हणून हे तर्क शुद्ध पद्धतीने प्रतिपादन करायचं एवढच आहे ह्याच मी आपल्याला कारण सांगितलं घावरू पदार्थांच्या ठिकाणी सहा विशेष कसे संभवतात हे मी आपल्याला सांगितलं आणखीन एकक्ष्म सूक्ष्म विशेष असा सांगायचं आहे ते प्रमाणांची परिसरे या प्रमाणांची एकंदर पद्धती प्रमाणांचे सर्वच्या सर्व प्रयत्न संपतात निष्फळ ठरतात प्रमाण अप्रमाण होतात त्यावेळीच श्री गुरु रूपी प्रमेय हे आविष्कृत होत प्रकट होत अभिव्यक्त होत पण या अभिव्यक्तीचं वैशिष्ट्य सांगताना माउली असं म्हणते नवल मेचू धुरे नाहीपणाची नाहीपणाचा हा परमात्मा धुरा हे खरोखरी आश्चर्य माझ्या श्रीगुरूंचं जर काही स्वरूपाचं आश्चर्य असेल तर हे आश्चर्य है। कि भावरू पदार्थांच्या पेक्षा भावरूपदार्थांच्या ठिकाणी असणाऱ्या विशेषाहून अशेष विशेषाहून विवर्जित आहे का यात काय नवल नवल यात आहे की अभावाच्या ठिकाणी असणाऱ्या विशेषाचाही अभाव भावरूपदार्थांच्या ठिकाणी असणारे विशेष संभवत नाहीत हे तर सरळच पण अभावरू पदार्थांच्या ठिकाणी असणारे जे विशेष तेही त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाहीत म्हणून नाहीपणाचा जु� हा धोरा <coughs> निषेधावधी भूत <coughs> निषेध जिथे संपतो अभाव जिथे संपतो शून्य ते महाशून्यविशेष अतिनिर्विशेष कि ज्या निर्विशेषतेच्या पुढे आपल्याला काही बोलता येत नाही असलं सत्सामान्य आहे ते माझ्या श्री गुरूंचं स्वरूप आहे नाहीपणाचा धुरा का हे नवलाव्याचं काय त्याच्याकरता नाहीपणा म्हणजे अभाव अभावाला ज्ञानेश्वर महाराजांचा नाहीपणा हा प्रतिशब्द आहे घटाचे नाहीपणे म्हणजे घटाचा अभाव घटाभाव म्हणणं काय आणि घटाचा नाहीपणा म्हणणं काय एकाच अर्थात असल्या नाहीपणाचा ना म्हणजे अभावाचा ना हा परमात्मा धुरा म्हणजे शेवट आहे अभावाचा शेवट म्हणजे अभावाच्या ठिकाणी असणाऱ्या अशेष विशेषांचाही परमेश्वराच्या ठिकाणी अभाव असे माझे श्रीपूर अभाव पदार्थांच्या ठिकाणी विशेष आणि त्या अभावांच्या ठिकाणी असणाऱ्या अशेष विशेषांचा अभाव म्हणून नाही पणाचा धुरा म्हणजे माझे श्रीगुरु आहे असंही वर्णन आहे अभावांच्या ठिकाणी विशेष कसे तर सांगतो अभावांचा जर आपण विचार करू लागलो तर अभाव हा मुख्यतः चार प्रकारचा आहे एक प्रागभाव एक प्रध्वंसा भाव एक अन्योन्या भाव आणि एक अत्यंता भाव त्यात अगदीच सारखी वर्गवारी करायची झाली तर प्रागभाव प्रध्वंसा भाव आणि अत्यंताभाव हे एका वर्गामध्ये आणि अन्योन्या हा दुसरा स्वतंत्र एका वर्गामध्ये या अभावांचा जर आपण विचार करू लागलो आपल्याला असं दिसून अभावांच्या ठिकाणी दोन विशेष संभवत एक रूप नावाचा जो विशेष आहे तो त्या अभावाच्या ठिकाणी संभवत नाही अभावाला रूप नाही कोणी जर विचारलं प्राग रूप काय रूप नाही त्याला नाही कोणताही त्याला आकार नसल्या त्या प्राग ठिकाणी वा इतर सर्व अभावांच्या ठिकाणी रूप नावाचा विशेष संभवत नाही दुसरी गोष्ट अभावाच्या ठिकाणी क्रिया नावाचा जो विशेष आहे हा क्रिया नावाचा जो विशेष आहे तोही संभवत एकंदर सहा विशेष आहे त्यापैकी पहिल्यांदा ही गोष्ट नाही पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं कि या सर्व ठिकाणी रूप आणि क्रिया नावाचे दोन विशेष संभवत नाही असं लक्षात आलं म्हणजे उरलेले जे चार विशेष आहेत ते कसे त्या अभावाच्या ठिकाणी संभवतात ते मी आपल्याला सांगतो प्रागभाव प्रध्वंसा भाव, भाव हा अत्यंत अभाव अन्य भाव ही त्या अभावांची नाव आहे म्हणजे नाम नावाचा जो, जो विशेष तो त्या या सगळ्या अभावांच्या ठिकाणी संभवतो हे पहिल्यांदा सांगतो प्रागभावाच्या ठिकाणी जाती आहे प्रागभावाच्या ठिकाणी प्रागभावत्व जाती नावाचा त्याच्या ठिकाणी सामान्य धर्म आहे त्याच्या ठिकाणी हा सामान्य धर्म अभावत्व हा धर्म सर्वांच्या ठिकाणी आहे आणि त्याचा त्याचा पुन्हा वेगळा निर्देश करण्यासाठी हा सामान्य धर्म त्याच्या ठिकाणी दिसतो सांगता येतो म्हणून जाती नावाचा विशेषही त्या अभावाच्या ठिकाणी संभवतो आणि सर्व अभावांच्या संबंधांचा जर आपण विचार केला तर अभावाच्या ठिकाणी संबंधही संभवतो त्या एका संबंधाचं नाव सांगितलं म्हणजे बाकीचे सर्व संबंध काहीतरी दुरान्वयाने परंपरेने सांगितले जातात त्याचं नाव आहे विशेषणता संबंध विशेषणता संबंध हाच नेहमी अभावाचा सांगितला जातो म्हणजे अभावाच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी संभवतो येथे आता घट उत्पन्न होणार आहे अशी एका अभावाची प्रती येते व त्या अभावाचा तसा व्यवहार केला जातो घट नाहीसा झाला घट फुटला हा प्रध्वसा भावाविषयीचा व्यवहार केला जातो तो प्रावाचा व्यवहार केला जातो घट म्हणजे पट नव्हे व पट म्हणजे घट नव्हे असा अन्य व्यवहार केला जातो त्याचा निर्देश केला जातो म्हणून भेद नावाचा विशेषही त्याच्या ठिकाणी संभवतो असे चार प्रकारचे विशेष अभावांच्या ठिकाणी संभवतात म्हणून परमात्म स्वरूपाचा जर आपण विचार केला म्हणूनच नाहीपणाचा हे श्री गुरु म्हणजे अभावांचाही त्या विशेष त्यांच्या ठिकाणी संभव संभवत नाही अभावांच्या ठिकाणी असणारे विशेषही सर्वतोपरी संभवत नाहीत म्हणून माझे श्रीगुरु म्हणजे नाहीपणाचा धुरा आहे नाहीपणाचा शेवट आहे म्हणून या परब्रह्माच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जाती नाही नाम नाही रूप नेमणे कोणताही विशेष संभवत नाही म्हणूनच अशेष विवर्जित अशा सत्सामान्य परब्रह्माच्या स्वरूपाच्या बाबतीत ही गोष्ट मुद्दाम लक्षात ठेव सर्व शून्याचा निष्कर्ष सर्व शून्याचं सार असलेले हे सर्व शून्याचं सार म्हणण्याचं कारण सर्व शून्य शून्य आहे या सर्व शून्यानाही अधिष्ठान परमात्मा आहे त्याचं कारण अभाव हा सुद्धा आमच्या मताने माया कार्य आहे मायेचा अधिष्ठान परमात्मा असल्या कारणाने म्हणजे कारण जी माया त्या मायेच अधिष्ठान हे परब्रह्म असल्या परब्रह्माच्या ठिकाणी या कोणाचाही लाभ लागत नाही कोणताही संबंध तिथे संभवत नाही म्हणून सर्वांचं सार सर्वांचं अधिष्ठान असं सत्सामान्य म्हणजे श्री गुरूंचं स्वरूप आहे एवढ्यासाठी नाहीपणाचा धोरा शब्द कसा वापरलाय तो बघा वा म्हणजे आहे त्यात काय मोठं नवल अस्तित्व परमात्मा आहे पण पर अभावांचाही प्रमाणांची मर्यादा संपते आणि मग परमेश्वर आविष्कृत होतो हा तर नवल आहे त्यापेक्षा मोठा नवला जर कोणता असेल तर माझे श्री गुरु हे अभावानाही मोजत नाही अभावाच्याही पलीकडे आहे अभावाला तरी काही विशेष आहे पण तोही विशेष माझ्या श्री गुरुच्या ठिकाणी संभवत नाही म्हणून भाव अभाव याहून अतीत भावा भावातीत आठव नाठव झाला स्वयं पांडुरंग असणारे विशेष तर नाहीतच पण अभाव पदार्थांच्या ठिकाणी असणारे विशेष तेही संभवत नाही असा हा परमात्मा म्हणजे श्री गुरु हे एक असगुण व्यापक व सर्वाधिष्ठान स्वरूपाचे आहे असं विधीमुखाने त्याचं वर्णन करता येईल म्हणून नवलमे चुरे नाही परब्रह्म म्हणजे हे दुसरा अर्थ करता येतो उघडे परब्रह्म म्हणजे तुला दिसणार सगुण साकार रूप धारण करून आणलं असाही त्याचा अर्थ होतो आणि उघडे म्हणजे हे सगळ्या या विशेषाने विवर्जित असत तसा स्वरूप आहे स्वरूप प्रमाणांचे स्वरूप प्रकार संपते तेव्हाच प्रमेयचे म्हणजे श्री गुरुचे आविष्करण होते आविष्करण होते <laughs> व्यक्तीकरण होते अभिव्यक्तीकरण होते आणि गुरुंच वर्णन म्हणून गुरुना जर समजायचं ठरलं गुरुंच्या स्वरूपाचं वर्णनच करायचं ठरलं तर या रूपाने गुरूंच वर्णन केल्याचं फारसं आपल्याला आढळत येणार व्यवहारातले लोक आता जर आपण बघितलंच ना तर उथळ मनाची माणसं आहेत की आपल्या गुरूंचं वर्णन करायचं ठरवलं तर काळा गोरा ठेंगणा उंच मठाधीपती अमुक अमुक ठिकाणी सभासद असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष असलेले यापेक्षा फारसं गुरूंचं वर्णन ह्या करता येत नाही म्हणून असली माणसं कालांतराने कधीतरी गुरुवरच गुरुच्या गळ्यातच तंगड्या घालायला तयार होतात गुरुच्या गळ्यात तंगडी घातल्याशिवाय माणूस कृतार्थ होत नाही असं कधी कधी म्हणत असत त्याचा अर्थ हाच आहे की जे गुरुला अशा समजतात ते उद्या हे गुरुज अशा लोकांच्या निंदेचे विषय होता, सांडी म्हणे आगवे टवाळे अह ठाऊक म्हणले सगळी बंप गेली आहे या गुवाची सगळी गोवा बाजी चालली आहे सगळी आम्हाला ठोके आम्ही तिथेच होतो ना अह त्यांच्या समोर होतो मी बारा वर्ष त्यांचा मुनीम होतो काय मॅनेजर होतो काय आणखीन तुम्हाला शब्द वापरतात सेक्रेटरी म्हणा आम्हाला ठोके काय तुम्हाला सगळं विचारायचं असलं तर आम्हाला विचारा आम्ही सांगतो काय त्यांचं चरित्र आहे इथपर्यंत माणसाची पोच जाऊ शकते त्याचं कारण बुद्धीच त्या मानाने पाहायला गेलेली असते या रोपाने बुद्धीने कधी बघितलंही नाही चिंतनही केलं नाही आणि समजा कदाचित कानावर आला असलं काही अर्थ अंशतः समजला असला तर ही दृष्टी उमजणं म्हणून म्हणतात तो उमज त्याला पडलेला नसतो हे त्याचं थोडक्यात उत्तर आहे श्रीगुरूंचं हे खरं वर्णन आहे नवल मिचूये धुरे नाही पणाच्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी भावविशेष काय घेऊन बसलाय तुम्ही अभावांच्या ठिकाणी असणाऱ्या विशेषांचा अत्यंत अभाव आहे त्याचाही अत्यंत निष्कर्ष आहे इतका सत्सामान्य आहे आणि इतका निर्विशेष आहे असं गुरूंचं वर्णन आपल्याला समजलं पाहिजे व्यवहारामध्ये प्रमाणे प्रमेयाचे ज्ञान करून देतात आणि श्री गुरु प्रमेय स्वरूपाचे ठिकाणी तर प्रामाणिक महाराज म्हणणार या प्रमाणाने हरवलं की आम्ही अप्रमाणाहोत हा दृष्टांती वाहिली आण दिसाव याची त्याने तर शपथच घेतली किंवा गुरुंच्या कडे नेऊन येणार म्हणजे त्याचप्रमाणे प्रमाण आणि जर श्री गुरुची सिद्धी होत नाही तर ते मुळे नाहीतच असे मुळे म्हणे असं म्हणा ना तुम्ही की वंध्या पुत्र ज्या प्रमाणे प्रमाणांचा विषय होत नाही म्हणून नाही त्याप्रमाणे श्रीगुरु प्रमाणांचा विषय होत नाहीत ना नाहीत असं म्हणा श्री श्री एका श्री स्रेण स्रेण दादा वर्णन केले मी जरी पुष्कळ वर्णन केले असलं तरी या सगळ्याच मूळ बीज इथे आहे हे दादा म्हणतात अत्यंत अभावालाही माझे श्री गुरु मोजून नाही याचा अर्थ अत्यंत अभावाच्या ठिकाणी असणारे जे विशेष तेही माझ्या श्री गुरुच्या ठिकाणी संभवत नाही हाच मत्ता दादांचं मूळ हे सूत्ररूप असल्या कारणाने त्याचं थोडस हे केलंय आपल्या मनात सदच शंका येते की भाव पदार्थांच्या ठिकाणी विशेष आहेत ती परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत हे ठीक आहे भाव पदार्थाला म्हणजे अनात्म पदार्थाला माझे श्रीगुरु मोजून नाहीत हे ठीक आहे पण अभावाला मोजून नाहीत म्हणजे काय म्हणजे तेही विशेष या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही इतके निर्विशेष आहे असं वर्णन केलं आहे भावा भावाहून अति श्री गुरु परमात्म्याचे कारण माया का असलेले जे ते पदार्थ ज्या अभावांचे प्रतियोगी आहे तुम्ही पदार्थ भावरूप सांगाल ते सर्व माया कार्य असल्या कारणाने त्या सापेक्ष असणारा त्याला प्रतियोगी करून नांदणारा वा ज्याचा व्यवहार होतो तो अभावही माया कार्य सहजच शिदाच्या एकंदर मर्यादेचा आपण जर विचार केला बोलायचं म्हटले की काहीतरी शब्दाचा अंगीकार करायला लागतो शब्द म्हटला की ज्याचा तुम्ही व्यवहार करणार त्याच्या ठिकाणी काहीतरी विशेष लागतो म्हणून भावाच्या ठिकाणी व्यवहारासाठी म्हणून लागणारे विशेष तिथे पण आहेत अभावाच्या ठिकाणी पण लागणारे विशेष तिथेही आहेत म्हणून अभावाचाही व्यवहार शब्दाच्या द्वारे होऊ शकतो भावरूप पदार्थांचाही व्यवहार शब्दद्वारा होऊ शकतो कारण त्यांच्या ठिकाणी विशेष आहे म्हणून या अशेष विशेषाने विवर्जित स्थितीला हे बुद्ध गेले आणि त्या बौद्धांची बुद्धी तिथे संपली तिथे हे निर्बुद्ध झाले आणि त्यांनी विचार केला की आता आपल्याला तडाख्यातनं तर सुटलं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला एवढं सांगता येते की हे नाही मग काय आहे काय आहे हे सांगू शकले नाही सांगणं घोषण नाही काय आहे हे पण पुन्हा शेवटी सांगता आलं पाहिजे म्हणून तत्वभूत परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी माया अध्यस्थ आहे मायेच्या ठिकाणी सारं जगत अध्यस्थ आहे आणि जगत व जगदंत पाती सर्व पदार्थ माया कार्य असून त्याच्याच अपेक्षतेने प्रतियोगी करून प्रवृत्त होणारे जेवढे म्हणून अभाव व त्याचे प्रकार असतील ते ही का माया कार्यच आहे यात शंका घेण्याचं काही कारण खुल्लम खुलाय ठिकाणी शिरकाव नाही तर त्यांचा ठिकाणी जर प्रमाणांचा असंभवच आहे तर त्यांचा प्रत्येक असा येणार आहे हे तरी कसं ओळखायचं इतकं निर्विशेषत्व तुम्ही त्याला प्रतिपादन केलं की त्या निर्विशेषत्वाला हिशेब म्हणून तर गुरुंच वर्णन करताना नाही पण धोरा शब्दाचा हा अर्थ आहे चतुर्वि अभावांच्या प्रतियोगित्वाचा ज्याच्या ठिकाणी त्रेकालिका अत्यंत अभाव आहे ते माझे श्री गुरु आहे अभाव म्हणजे परमात्मा नव्हे अभावाचा प्रतियोगी म्हणजे परमात्मा नव्हे म्हणून अभावाचा प्रतियोगीत्वाचाही त्याच्या ठिकाणी अभाव आहे असं जे सत्सामान्य ते निर्विशेष म्हणजे माझ्या गुरूंचं स्वरूप आहे असे माझे श्री गुरु आहेत समजत असेल असं समजून घ्या नाही तर फोटो देतो म्हणले तुम्हाला त्यांचा <laughs> शरीराचा घेऊन करा पूजा ते माझे गुरु त्याच्या विजा घेऊन त्याला प्रवाह तो कसा आहे त्याच तुम्हाला कोणत्याही प्रकाशाने प्रकाशीय कोणत्याही प्रकाशाने प्रकाशीय नाही म्हणजे विषय नाही तो कोणालाही विषय न होता अशा प्रकारचा आहे त्याच्या पुढचं सांगायचं झालं अहो अभावाच प्रतियोगित्व ज्याला येत तो जर आत्मा होऊ शकत नाही तर निव्वळ अभाव म्हणजे शून्य परमात्मा कसा होईल म्हणून परमेश्वराच्या ठिकाणी अभाव अभावाच्या प्रतियोगित्वाचा अभाव आहे असा परमेश्वर आहे असे माझे श्री गुरु आहे किंवा अभावाच्या प्रतियोगित्वाचा जिथे अभाव आहे ते अभाव रोपाय असत कस तुम्हाला म्हणता येईल अभावाचं प्रतियोगित्व त्यातही एखाद्या अभावाचंही प्रतियोगित्व कदाचित एखाद्याला संभवत असेल तर त्यालाही आत्मत्व ब्रह्मत्व प्राप्त होत नाही तर मग खास स्वारी अभाव शून्य तो आत्मा मुळीच संभवणार नाही याच नाव आहे नाहीपणाचा धुरा म्हणजे माझे नाहीपणाचाही शेवट कळस नेहमी आदर्श कळसाचा असत्यानं ठेवा हो वाईटातला असो का चांगल्यातला असो आदर्श म्हटला म्हणजे ने तो नेहमी चांगल्यातला असावा वाईटाचा म्हणून हे कळसाच वैशिष्ट्य नवला वाय त्या स्वरूपातलं की नाहीपणाचाही ते धुरा असे शंकर असतात जे समाधान सांगतात मग त्यांचं ज्ञान होणार कस त्याचं उत्तर देत बाई अळू मारु एखादे करीत देखे तेही विटाव दया गावी